स्कंध नव्वा अध्याय सदोतीसावा मुख्य कर्मांचे वर्णन धर्मराज म्हणाला हे सती सर्व कुंडे पूर्णचंद्राच्या आकाराची असतात प्रलयकालापर्यंत ती नष्ट होत नाही पापी लोकांना शिक्षा देण्यासाठी ती पेटलेल्या निखाऱ्यासारखी केलेली असतात बही कुंड जास्त क्लेश देणारे आहे ते अर्धा कोस लांबीचे तप्त उदकाने भरलेले हिंस्त प्राण्याने युक्त असे आहे तेथे प्राण्यांचा नित्य आक्रोश चाललेला असतो ते त्राही त्राही असे ओरडत असतात ते विष्टेने भरलेले असते त्यातील किडेही पाप्यांना चावत असतात तसेच दुसरेही कुंड प्रचंड लांब रुंदीचे असतात त्यात अनेक किडे असतात ती श्लेष्मकुंडे म्हणून प्रसिद्ध आहेत गरकुंड विस्तृत लांबीचे असून त्यात त्या त्या विषारी किडे आहेत तेथे ओरडून ओरडून प्राण्यांचा कंठ सुकून जातो तसेच भयभीतहून सैरा वैरा पडणाऱ्या पाप्यांचे दूषित कुंड आहे वसा रसाने व्याप्त असलेले वसाकुंड शुक्रातील किडा असलेले शुक्रकुंड तसेच पूर्ण दुर्गंधी आणि किडे यांनी भरलेले वक्रकुंड आहे नेत्राश्रूंचे नेत्राश्रुकुंड मानव शरीराच्या मलाने भरलेले गात्र मलकुंड कानातील मळाचे कर्णविटकुंड अशी आणखीही कुंडे आहेत मज्जा आणि घाणीने भरलेले मज्जाकुंड स्निग्ध मांसाचे मांसकुंड कन्याची विक्री करणाऱ्या पाप्यासाठी नखकुंडासारखी चार कुंडे आहेत अत्यंत तप्त असे तांब्याचे कुंड आहे तसेच लोखंडाचे तप्त खांब असलेले ते अतिभयंकर लोहकुंड ते अंधकाराने व्याप्त आहे चर्मकुंड तप्त सुरेचे कुंड शालमली कुंड अशी ही कुंडे आहेत शालमली कुंडात काटे असतात सर्पाच्या विषाने भरलेले विषकुंड तप्त तेलाचे तैलकुंड ही आणखी भयंकर आणि असह्य कुंडे आहेत शुलाप्रमाणे असलेले अस्त्रांनी युक्त असे कुंतकुंड सर्पाकाराचे तीक्ष्ण असे कृमी कुंड पुय सेवन करणाऱ्यांसाठी पुयकुंड अशी भयंकर कुंडे आहेत तालवृक्षाच्या आकाराचे कोट्यावधी सर्पाने युक्त अशी आणि अत्यंत पापी लोकांसाठी मशकादी तीन कुंडे आहेत त्यानंतर हातपाय बांधून यमदूत मारत असतात अशी वज्र आणि वृश्चिक कुंडे आहेत तप्त उदकाने भरलेले गोलकुंड नंतर दुर्गंधीयुक्त पाप्यांना अत्यंत त्रस्त करणारे ओबडधुबड आकाराचे विष्टामूत्र श्लेष्म यांनी भरलेले काककुंडही अत्यंत भयंकर आहे मंथान कुंड बीजकुंड ही कुंडही भयंकर आहेत मंथान आणि बीज प्राण्यांनी ती पूर्ण आहेत तीक्ष्ण पाषाणांनी तयार केलेले असे तीक्ष्ण पाषाणकुंड महापातक्यांसाठी केलेले आहे रक्तमय असे लालकुंड आहे अंजन पर्वतासारख्या पाषाणांचे असे मस्सीकुंड आहे चूर्ण द्रव्याने भरलेले चूर्णकुंड चक्राप्रमाणे वेगाने जा ठिकाणी फिरवले जाते ते चक्रकुंड आणि वक्र खोल लांब रुंद प्रमाणाचे तप्त उदकांचे जंतुंनी भरलेले जाळणारे असे वक्रकुंड महापाथक्यांसाठी केलेले आहे अत्यंत भयंकर कासवे असलेले जलचर प्राण्यांनी भरलेले ज्वालाकुंड तापलेल्या राखेचे भस्म खायला लावणारे तप्त पाषाण आणि लोहानी युक्त असे दग्ध करणारा दग्धकुंड आहे तापलेल्या खाऱ्या उग्र जलचर असलेले भयंकर तप्त असे सूची अशी आणखीही भयंकर कुंडे आहेत दोन्ही बाजूला धार असलेल्या पत्र्यांनी युक्त खोल दरीप्रमाणे असलेले पाप्यांचे रक्ताने भरलेले अंधकारमय सर्वात भयंकर असे असित पत्रकुंड अतिशय त्रासदायक आहे पाप्यांच्या रक्ताने माखलेले भयानक असे क्षुरधार कुंड आहे सूचीपूर्ण अस्त्रांचे सूचीमुख कुंड आहे गोका नावाच्या प्राण्याच्या मुखासारखा आकार असलेले कूपाप्रमाणे दिसणारे महापाप्यांना असह्य असे गोमुख कुंड नक्रमुखाच्या आकाराचे अत्यंत विस्तीर्ण असे कूपरूप नक्रकुंड प्रसिद्ध आहे तसेच ते प्रचंड जगदश जगदंश कुंड आहे कालचक्राप्रमाणे फिरविणारे कुंभाकाराचे अंधकारमय असे अत्यंत विस्तृत ताम्रकुंड आहे जेथे पापीही मूर्तीत होतात आक्रोश करतात मृदगलांनी ताडण करतात असे ते सर्वात चौपट कुंभी पाक कुंड होत सर्वात कुंभी कुंड महाभयंकर आहे ही सर्व कुंडे देहाचे सर्व क्लेशदायक भोग भोगायला लावण्यासाठी केलेली आहेत आवट म्हणून प्रसिद्ध असलेले मत्स्योद आहे ते तप्त उदकाने भरलेले आहे ज्या कुंडातिल पापी व्याधीग्रस्त होतात ते अरुण कुंड हो आहे तुषदग्ध असे तप्तकणांचे पासुभोज्य कुंड आहे देहपतनानंतर शुलाने वेष्टीत करणारे शुलप्रोत कुंड आहे पतितानं कंप सुटतो असे बर्फमय उदकाचे कुंड आहे ज्या कुंडातील पाप्यांना यमदूत तोंडात कोलित धरायला लावतात उल्काने व्याप्त असे उल्कामुख कुंड आहे एक लाख पुरुष खोल असलेले कृमींनी भरलेले भीतीदायक उकळणाऱ्या उदकाचे अंधकारमय असे अंधकूप कुंड होय विविध शस्त्रांचे प्रहार पाप्यांवर जेथे करतात ते वेदन होय दंडाने पाप्यांना ताडण जेथे करतात ते दंडताडण कुंड होय पाप्यांना जाळ्यात अडकवणारे जलरंध्र कुंड होय जड लोखंडी बिड्याने बद्ध करणारे प्राण्यांच्या देहाचे शोषण कुंड आहे पाप्यांना अधिक दुःखदायक दुर्गंधीयुक्त कशकुंड सांगितले आहे शूर्पाकराचे तप्त लोखंडाचे दुर्गंधीयुक्त शुपाकार कुंड आहे तप्तवाळूने भरलेले अग्निज्वालानी युक्त पाप्यांना भयंकर असे ज्वाला व्याप्त मुखकुंड आहे तापलेल्या विटांनी देहाला भाजवणारे झिम्न कुंड आहे धूमाने भरल्यामुळे अंधार असलेले पापी प्राण्यांनी व्याप्त असे धूमांध कुंड आहे देहपतनानंतर ज्या ठिकाणी प्राणी सर्पाने वेढला जातो ते नागवेष्टीत कुंड होय हे सावित्री अशा प्रकारची ही कुंडांची माहिती मी तुला सांगितली त्यांची लक्षणे सांगितली आता तुला आणखी काय ऐकायचं आहे अध्याय सरोधिसावा समाप्त